सदा सर्वदा प्री राम करावी हे सुख सहेख मावे विवेके सदा सस्वरूपी भरावे कोणाला तरी आपले मनावे, कोणावर तरी प्रेम करावे परस्पर जिव्हाळ्याने समाधान मिळवावे ही माणसाची एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे शरीरा आवश्यकता विशिष्ट प्रमाण भाग ल कि प्रवृत्ति प्रगट जा पी भावना क्या विषयी धरावी मे हिता के उत्तर समर्थ देम कर तुला हव्या गोषीपी ती एक है तुझे ही प्रेम रामाव दे बायको मुले गरदार सत्ता संपत्ति तुझे प्रेमा के विषय घरदारा त्याग कर कुटुंबातल्या लोकांशी दुसरेपणाने वाग असा याचा अर्थ मोठीच नाही पण प्रेमाची जी उत्कटता त्याचे अधिष्ठान कुटुंब व संसार असून हे एवढेच आहे प्रीती रामी धरावी असे सांगतात विषयावर प्रेम करणे शिकावे लागत नाही मिळवावे लागत नाही विषयाची अभिलाषा असलेल्या इंद्रियांच्या माध्यमाने ती ओढ मनाला स्वभावतच लागते परमार्थाचे सुख हे इंद्रिय निरपेक्ष असल्याने त्याची आवड मात्र जोपासावी लागते प्रयत्नपूर्वक वाढवावी लागते म्हणून समर्थ रामाच्या ठिकाणी प्रीती करावी आणि ती सदा सर्वदा म्हणजे अहनिश उत्कटतेने असावी असे सूचितात संसारविषयक प्रेम लोभ आसक्ती यांना मात्र काळ वेळ व्यवहार यांच्या मर्यादा असतात असल्या पाहिजेत ते प्रकरण फार दुःखदायक होते अधिक आणखी अधिक हा परमार्थाचा पक्ष आहे प्रपंचा नाही कारण परमार्थ हा सर्वात अनंत आहे प्रपंचा तसे नाही तेथे आधी मर्यादा आणि मग उपभोग असे धोरण असले पाहिजे लुगडे केवड्याचे घ्यायचे हे निश्चित झाले की मग काटपदर रंग या चावडी निवडीला वाव ठेवण्यास नाही अन्यथा तसे व्यवहार दिवाळखोरीचे ठरणार निदान उगीच ओढातांतरे निर्माण करणारच म्हणून समर्थाने संसारात यथार संतोष मारण्यास शिकावे म्हणजे जीवाला होणारे दुःख सहजपणे टाळता येते असे दुःखाची स्वय सांडी जीवी करावी या शब्दांनी सांगितले आहे जीवाला होणाऱ्या बहुतेक संसारिक पीडा या द्वेष लोभ आसक्ती इत्यादी विकारांच्यामुळे होणाऱ्या आहेत मूळ परमार्थाची ठेवावी म्हणजे मूळ करणे दूर झाल्याने दुःखही टाकल्यासारखेच होते पण शरीराच्या पातळीवर मात्र जे कष्ट करावे लागतात वा सोसावे लागतात ते परिणामे सुखाचेच असतात म्हणून शारीरिक कष्टांनाही सुख मानण्यास शिकले पाहिजे हे लक्षात यावे यासाठी समर्थ म्हणतात देहेुख ते सुख मानित जावे देहाला होणारे दुःख देहेणारे कष्ट हे सुखकारक नसतात हे खरे असले तरी त्यांना सुख मानण्यास शिकले पाहिजे तरच हित होईल परमार्थाच्या दृष्टीने कुंती तर विपदा संत तत्र तत्र जगत गुरु असेच मागते कारण आपली म्हणजे परमेश्वराचे स्मरण व्हावे असा मनुष्य स्वभाव आहे आपत्ती नसताना परमेश्वराचे स्मरण राहू नये व राहू शकत नाही असा विपरीत ध्वनी कुंतीच्या वचनातून काढू नये कुंती ही फार थोर योग्यतेची स्त्री होऊन गेली उत्कट प्रेम भक्ताच्या भावनेतून ती म्हणते की मनुष्याच्या कुंतीच्या म्हणण्याचा भाव असा आहे क्रिया आणि प्रतिक्रिया बहुधा समान असते या सिद्धांताप्रमाणेही दुःख आनंदाने स्वीकारलं तर मागोमाग सुभ स्वभावितच येईल आणि दुःखानंतर सुख भोगणे सुख ज प्रतिक्रियत दुख जन्माग सु, अर्थ नहीं मनु ही कुंतीने दुख ये काम हित आरोग्यशास्त्र दृष्टि दैनिक जीवन अस आरोग्या सुख मिलवावे अटत तो सुखासन जीवना का त्यागे अनेक प्रकारांनी शरीराला कष्ट होतील असे वागले पाहिजे ज्यांना पोटभर अन्न पुरेसा निवारा मिळतो अशा शरीर कष्टावर जगणाऱ्या श्रमजीवी व्यक्तीचे आयुष्य अतिरिक्त विलासात दोळण्याच्या श्रीमंतीपेक्षा कितीतरी अधिक आरोग्य असते जे जिभेला रुचकर ते आरोग्याला चांगले असते असे नाही भेळ भजी चिवडा थालीपिटे तळलेले पदार्थ मिष्टांनी ही जिबीला नेहमीच हवी हवी वाटतात पण प्रतिदिनी तसे पदार्थ खाण्यात असणे आरोग्याच्या दृष्टीने फार घातक आहे मसाल्याचे चमचमीत खमंग पदार्थ हे पुष्कळ प्रमाणात खावेसे वाटतात हे खरेच आहे पण त्याने पोट बिघडले हे त्यातूनही खरे आहे नुसते ताक भाकरी दूध पोळीखा असे पोट बिघडलेल्या माणसांनी सांगितले तरी ते त्याला मानवत नाही तोंडी लावल्यापासून त्याचे अडतेच आणि थोडीशी सूट त्या दृष्टीने दिली किंवा ते प्रमाण क्रमाने वाढत जाते व अपत्य मूळ पदावर येते यासाठी थोडी भूक राखून खाणे तिखट मीठ मसाल्याचे प्रमाण अतिशय मर्यादित ठेवणे हे जीवेच्या दृष्टीने कितीही नको वाटणारे असले तरी ते आरोग्याच्या दृष्टीने हितकरच असते सुखावा वाटल्या तरी पृष्ठवं टनक अर्धा तास तात्कळत उभे राहणे ही जनसुखाचे मानतात चरई व्यती चरती चराती चरतो भगाह हा, हा अतिप्राचीन आदेश शरीर कष्टाच्या दृष्टीने लक्षात घेण्यासारखाच आहे वयाच्या सत्तर व्या वर्षी ते वर्षातही काटक आणि उत्साही असलेल्या वृद्धांचा विचार केला तर ते आपल्या पूर्वायुष्यात शरीर श्रमाला कंटाळत नव्हते असेच आढळून येईल आमच्या दादा श्री दासगुरु महाराज वयाच्या ऐंशीव्या वर्षीही पंढरपूर चे एक दोन महिलाची नगर प्रदक्षिणा निमाणे करीत पुढे ते होईनासे झाले तरी पण महाद्वारापर्यंत दत्तापर्यंत ते शक्यतो जाऊन येत दुपारी झोपत नसत शक्यतो ताट बसून राहत अगदी साधे वयाचे जेवण घेतल्या ऐंशी चा समागमे चालवण्याचे चा म्हणजे मला थोडे धावावे लागत असे हे कसे शक्य होते असे मी त्यांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की अरे मी पोलिसात होतो तेव्हा दिवसाला वीस पंचवीस मैल सहज चालून कामे करीत होतो अलीकडे आपले जीवनमान तंत्रात सहजपणे कराव्या लागणाऱ्या शारीरिक कष्टाला मुक्लो आहोत आणि मग आमचे निरोगी पण हे प्रभावी औषधाच्या उपयोगावर येऊन बसले आहे जो शरीराकडून भरपूर काम करून घेतो त्याला आवश्यक तेवढे देऊन चांगले राबवितो त्याचे आरोग्य उत्तम राहते आळसात सुख नाही चवीत सुख नाही जयाचे अहीक धड नाही त्याचे परत्र पुसशी काही ज्ञानेश्वरी चार अवली एकशे हे समर्थाने नाही तर ज्ञानोबारा यांनी सांगितले आहे उपनिषेदांनीही बलहिनेन लभ्या। दुर्बलाला आत्मसाक्षात होणार नाही असे म्हटले आहे शरीर मन व बुद्धी हे भाव दुबळे असले समर्थ नसले काटक नसले सोशिक नसले तर आत्मदर्शनाची योग्यता येणे शक्य नाही आणि तपश्चर्या या विविध वृत्ताचरणी ही मुख्यतः या तिन्ही गोष्टीची कार्यक्षमता वाढविण्यासाठीच आहेत व्यायाम कष्ट सोचणे हे खरोखरीच याला संयमाने वागून सुखसीनतेचा लोभ सोडून सुखावह म्हणून प्रत्यक्ष अनुभवस येणार आरोग्यही नीट राखता येत नाही रोग बळवतात हे अनेक वेळा अनुभवले असूनही पथ्य सांभाळता येत नाही तो परमार्थामध्ये स्वतःची प्रगती कशी करून घेऊ शकणार म्हणून सिद्धांत सांगताना पुढची ओळ आहे विवेक सदा सस्वरूपी भरावे सस्वरूपी हे स्वरूपच आहे त्यावेळी उच्चार पद्धती किंवा पृथक करणाऱ्याचे अनावधान यामुळे स्वस्वरूपीचे सुस्वरूप झाले असावे देहाची अपेक्षा उपेक्षा का देहाचे लाड का करायचे नाहीत त्याचे मूलत सांगताना ही चौथी ओळख आली आहे देह इंद्रिये मन हे माझे स्वरूप नाही मी यापेक्षा वेगळा आहे हा जो मी तो स्वच्या अर्थाने सच्चिदानंद स्वरूप आहे देहादी हरी देहादी ही त्याची साधने आहेत म्हणून तर विचार देहा नाही तर त्या पलीकडे असलेल्या आत्म्याच्या कारवायाच पाहिजे देहाला आत्मा समजणारे नास्तिक प्रामाणिकपणे बोलतील तर मनाचे अस्तित्व मानू शकणार नाहीत अलीकडे प्रगत मानसशास्त्र तसे मानू लागले आहे पण मग मानवी जीवनातील आनंददायक अशा अनेक गोष्टीची संगती त्यांना लावता येणार नाही जड देहा पलीकडे काही आहे असे मान्य केले तरच अनेक उदात गोष्टीचा अर्थ लागतो म्हणून समर्थाने देहाचे दुःख हे दुःख न मानता सुख मानावे असे सांगून तुझे खरे स्वरूप काय आहे ते विवेकाने जाणून घे हे लक्षात घेण्यासाठी आदेश दिला कि विवेके सदा स्वस्वरूपी भरावे कोणतेही काम करताना माणसाचे स्वरूपाचे अवधान सुटता कामा तसे झालेस तर त्याचे सर्व व्यवहार हितकरतेच्या पातळीवर सुधारतील आत्मा हे माझे स्वरूप आहे देह म्हणजे मी नवे, हा सिद्धांत पूर्णपणे सत्य असला तरी त्याच अनुभव घेणे ही गोष्ट सोपी नाही देह देहबुद्धी सोडतो म्हणता सुटत नाही मी आत्मा आहे म्हणतात आत्मसाक्षात्कार होत नाही माणसाचे संस्कार त्याचे प्रारब्ध त्यामुळे असणारी प्रकृती प्रवृत्ती व परिस्थिती यामुळे श्रद्धाभावाने वाचलेल्या ग्रंथातून शब्द ज्ञान झाले तरी ते अनुभवास येण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचा कालावधी दी फार दीर्घ असू शकतो तो, तो केवळ वर्षाचाच नव्हे तर कधी कधी जन्माच्या संख्येने मोजावा लागतो आणि यामुळेच समर्थांनी स्वस्वरूप विवेके भरावे असे सांगितले आहे मी देह नाही आत्मा आहे हा विवेक आहे खरेच पण याकरिता करावी लागणारी साधना लक्षात घेतली पाहिजे निष्ठा राखली पाहिजे पी हळद की हो गोरी असे कुठे नसते आरोग्य शास्त्र सांगणाऱ्या आयुर्वेदा क्रमा वाढवित गेली पाहिजे गाई कामाची नाही अन्यथा त्यामुळे आपत्ती वाढतात असे सांगितले आहे देहाचे दुःख दुःसुख मानित जावे असे म्हणताच दिवसानुदिवस कडकडीत उपवास करावेत उन्हात व पावसा भिजावे थंडत कुलावे अर्थ नहीं सोचू शकते पी मरयाद है क्रम है मूल के शरीर कसे है अवलबन रही चौथे दिवसी हिव व नरना ताप चतुर्थी ज्वारा प्रकार फार हट्टी एदग्रस्ता ने लंबरे दुखने कंटा ठंड भरुण गार पड़ी घी दिवसापस हिव पड़ा दुसरा अपने वृद्ध आई वेला मातारीपना उठली गुतापना को सर्वीण विचार करावा लगते समर्थ विवेका अवलब समर्था विवेका एक भर है अनेक अनेक सन्दर्भ आग्रह किया माणसाला पुष्कळदा कोणत्या तरी टोकावर जाणे सोपे जाते कारण त्यामुळे थोड्या वेळात प्रश्न सुटतील असे त्यास वाटत असावे सगळे खाने संमती नसेल तर मुळीच न खाणे तो स्वीकारतो पण त्याला वैद्याने सांगितले की जेवण घ्यायला हरकत नाही पण मीठ मुळीच खाऊ नको तर हे मात्र बहुधा त्याला परवडत नाही नेहमी घ्याव्या लागणाऱ्या दक्षतेचाच त्याच्यावर जणू ताण येतो आणि माणसाला ते नको असते मग तो वैतागाने म्हणतो एकदा काय ते सांगा एक सारखे नको परंतु हे चालेल का चोवीस तासांचा श्वास आपण घेत नाही उंट घेऊ शकतो म्हणतात तसे रोज कटकट नको म्हणून महिन्याचे अन्नबाने माणूस पोटात एकदम भरून घेऊ शकत नाही वर्षाची आंघोळ चार पाच तास बसून एकदाच करून घेता येत नाही या सर्व गोष्टी त्या त्या प्रमाणात वरचे वर प्रयत्न करावे लागतात विवेकाचेही असेच आहे चूक झाली तर तिचे परिणाम भोगल्या वाचून सुटका नाही होणारे चूक आणि तिचे परिणाम हे त्या व्यक्तीपेक्षा बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतात सरळ राजमार्गाने चालता चालता एकदम पाय घसरणे निराळे आणि हिमालयातील कड्याच्या टोकावरून जाणाऱ्या अरुंद अवघड रस्त्याने जाताना पाय घसरणे निराळे पाय गसरने ही एकच चूक खरी परिणामात फार अंतर आहे दाढी करताना वस्त्रा लागून थोडेसे रक्त निघाले काय व एखाद्या अपघातात सापडून अवयव तुटून वाहणारा रक्त प्रवाह का धनुर्वात संसर्गाच्या दृष्टीने दोन्ही सारखेच आहे म्हणून चूक लहान कि हा वस्तुता प्रश्न नकतो चूक ही चूकच असते आणि ती लहान म्हणून क्षम्य मानल्यास तो गबाळेपणा परिणामी ठरण्याची फार शक्यता असते आरोग्य, इंद्रिया तृप्तता मना चोष बुद्धि स्थिरता या आत्म्यापर्य मन पोचाई दुखते सुख मानी जाए संगवे सदा स्वस्वरूप भरावे उपदेश करमदास स्वामी प्रारंभिक साधन अंतिम साध्य दोगे वर्णन करीत आ विवेक शब्दा उपयोग कर स्पष्ट करीत